दिवस पाचशे अठ्ठावन ज्ञानेश्वरी अध्याय पंधरा पुरुषोत्तम योग ओवी एकाहत्तर पासून ऐशी सोये सांडुनी खवळिली आवडी अर्जुनी देवे देखिली तेथ जा सुखे केली कुरवंडी तया श्री कृष्णाने याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी श्रवणाविषयी अमर्याद झालेली पाहिली तेव्हा त्या श्रीकृष्णास जे सुख झाले त्या सुखाची त्यांनी अर्जुनावरून ओवळणी केली मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्व येणे रुखेची का जया ऊर्ध्वता ग मे मग भगवान म्हणतात हे अर्जुना या संसार ब्रह्म हे ऊर्ध्व म्हणजे वर आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी उर्ध्वपणा खाली असलेल्या संसार वृक्षांमुळे वाटत आहे हे रवी मध्योर्ध्व अध हे नाही जेथ भेद अध्वयासी एकवद वद जयाठाई वास्तविक विचार केला तर ज्या ब्रह्माच्या ठिकाणी वरील मधला खालचा असे भेद नाहीत फार काय सांगावे ज्याच्या ठिकाणी दुसरे नाही अशा एक वाक्यता आहे जो नाही की जता नादू जो असौरभ्य मकरंदू जो अंगा थिला आनंदू सुरते जो कानाला विषय न होणार नाद व नाकाने सुवास न घेता येण्यासारखा मकरंद आणि मैथुनादी साधनाशिवाय असलेला मूर्तीमंत आनंद आहे जयाजे आरहा परवते जयाजे पुढे मागवते दिसते वीण दिसते अदृश्य जे ज्याला जे अलीकडे व पलीकडे आहे ज्याला पुढे व मागे आहे व पाहणाऱ्या वाचून जे पाहणे आहे व स्वभावत इंद्रिया उपाधीचा दुसरा घालिता व उपसरा नाम रूपाचा संसारा हो य जे ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मायोपाधीचा दुसरा संबंध कल्पिला असता नामरूपाचा व्यवहार होतो ज्ञातृन नुसधेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाडी वजे जे ब्रह्म ज्ञाता आणि ज्ञेय या वाचून केवळ ज्ञान मात्र आहे आणि जे ब्रम्ह आकाशातून गाळलेले आकाशापासून सूक्ष्म असून जे सुखाने भरलेले आहे जे कार्य कारण जे या दुजे आपण या जे जाण आपण जे कोणाचे कार्य नाही व जे कोणाचे कारण ही नाही ज्याला कोणी दुसरे नाही व दुसऱ्या अपेक्षेने येणारा एक पणाही ज्याच्या ठिकाणी नाही ते आपण ऐसे वस्तू जेसाचे ते ऊर्ध्व ग तरुचे तेथ आर घेणे मुळाचे ते ऐसे असे अशी जी सत्यवस्तू म्हणजे ब्रह्म वस्तू ती या संसार वृक्षाचे आहे तिच्या ठिकाणी संसार वृक्षाच्या मुळाचे अंकुर निघाले ते असे आहे तो प्रकार पुढील प्रमाणे आहे तरी माया ऐशी ख्याती नसती चयाची संतती वानणे जैशी तर या संसार वृक्षाच्या मुळाची माया म्हणून जी प्रसिद्धी आहे ती नसलेलीच आहे किंवा ज्या प्रमाणे संततीचे वर्णन करणे हे केवळ नुसते शब्दच आहेत तशी सतना असत होये जे विचाराचे ना आहे असे म्हणता येणार नाही व नाही असेही म्हणता येत नाही कारण आहे म्हणावे तर विचाराने तिचा बाध होतो व नाही म्हणावे तर जगत कार्यावरून ती असावी असे तिचे अनुमान करता येते जीला विचाराचे नाव सहन होत नाही अशा प्रकारची ती आहे व तिला अनादी म्हणजे आरंभ रित असे म्हणतात जे नाना ना तत्वांची मानदुस जे जगत भ्रमाचे आकाश जे आकार जाताचे दुस घडी केले जी माया संसार वृक्षाचे बीज आहे व जी माया प्रपरूप वृक्षाची जमीन आहे व जी माया विपरीत ज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित मशाल आहे जे भव द्रुम बीजिका जे प्रपंच चित्र भूमिका विपरीत ज्ञान दीपिका साचली जे जी माया अनेक शक्तींची पेटी आहे जी माया जगदरूपी ढग येण्याचे आकाश आहे आणि जी माया संपूर्ण विश्वकार रूपी वस्त्राची घडी केलेली आहे ते माया वस्तु चाठाई असे जै नाही मग वस्तुप्रभाची पाही प्रगट होये ती माया ब्रह्माच्या ठिकाणी जशी नाही अशी आहे मग वस्तूचा प्रकाशच जगदरूपाने प्रकट होतो जेव्हा आपण आणि मंद प्रभादी जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा ती आपल्याला जशी मूढ करते अथवा दिव्याच्या ज्योतीच्या ठिकाणी काजळी वाढली असता ती काजळी जशी दिव्याचा प्रकाश मंद करते स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदले चे वीवे बेगी आलिंगी निविण आलिंगी सकामू करी स्वप्नात आपल्या नवऱ्या पुढे निजलेली तरुण स्त्री स्वप्नातच नवऱ्याला जागे करून त्याला खरे खरे आलिंगन दिल्याशिवायच स्वप्नातच आलिंगन देऊन त्याला खरोखर सकाम करते तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वरूप नेणे धनंजय त्याची रुख यया मूळ पहिले त्याप्रमाणे स्वरूपाच्या ठिकाणी झालेली माया आपला आश्रय स्वरूप त्याच्या ठिकाणी वस्तुसी आपुला जो अबोधू तो ऊर्ध्वी आठुळू वेदांती हाची प्रसिद्ध बीजभाव ब्रह्मवस्तूला जे आपले अज्ञान आहे तेस या संसार वृक्षाचा ब्रम्ह वस्तूच्या ठिकाणी बांधला गेलेला कासा आहे वेदातही याला प्रसिद्ध आहे मग अज्ञान सुरव म्हणती ये स्वप्न हन जागृती हा फळ भाव ती येच पूर्ण अज्ञान अशी जी निद्रावस्था तिला वस्तूच्या अबोध रुपी बीजाची अंकुरावस्था असे म्हणतात व इतर ज्या दोन जागृती व स्वप्न अवस्था आहेत त्यास त्या सुषुप्तिरूपी अंकुराची फलावस्था आहे असे म्हणतात ऐसी या वेदांती निरूपण भाषा प्रतीती परिते असो प्रस्तुती अज्ञान मूल वेदांतामध्ये प्रतिपादन करायच्या भाषेत या संज्ञांना वरील प्रमाणे प्रसिद्धी आहे परंतु ते राहू दे या सर्वांच कारण अज्ञान आहे ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्ध्वसुचिती मुळे बळीया बांधवनी आळे मायाचे त्या उपाधी रहित व सर्वांच्या पलीकडे असलेल्या चैतन्याच्या ठिकाणी मायेचा दृढ संबंध होणे हे आळे तयार होऊन त्यातील मुळे संसार वृक्षाचा खालचा व बरचा भाग दाखवतात मग आधीली स देहांतरे उठतीजी अपारे ते चौपासी घेऊन आगारे खोलावती मग अपार असे निरनिराळे देह खाली चौही कडे अंकुर घेऊन खोल जातात ऐसे भवळ हे ऊर्ध्वी करी बळ मग आणचे बेचळ अधि दावी असे जे संसार वृक्षाचे मूळ ते वरच्या बाजूला ब्रह्माच्या ठिकाणी बळ बांधायला लागले म्हणजे मग अग्राचे झुंबाडे खाली येतात ते, ते थच्छिद वृत्ती पाहिले महात्व उमल पान वाले निखे। ते एक लुश पान एक त्या त्या माया प्रथम वाल्हेिविध अहंकारू जो एकू तो तिवण अधोमुखू डीरू फुटे मग त्या पानास सत्व रजतमात्मक जो तीन प्रकारचा अहंकार आहे तोच खाली मुख असलेला असा तीन पानांचा एक शेंडा फुटतो तो बुद्धीची घेऊन आगरी बुद्धी धरी साजेपणे तो त्रिगुणात्मक अहंकार सत्वापासून उत्पन्न होणार्या बुद्धीचे शेंडे घेऊन भेदाची वृद्धी करतो तेव्हा टवटवीत अशा मनाची डाहळी वाढायला लागते ऐसा मुळी गाढी का विकल्प रस कोवळी चित्त चतुष्ट या प्रमाणे मुळाच्या दृढतेरलेल्या लहान लहान फांद्या या त्रिगुणात्मक अहंकाराला फुटत मग आकाश वायु द्योतक आप पृथ्वी हे पाच फोक महाभूतांचे सरोख सरळे होती मग तामस अहंकारापासून उत्पन्न होणाऱ्या आकाश वायू तेज उदक आणि पृथ्वी या पंचमहाभूतांचे फोक सरळ जोराने फुटत तैसी श्रोत्रादी तन्मात्रे ती अंगवसा गर्भपत्रे लोळ लुड़ लुळीते विचित्रे उमळती त्यास त्याचप्रमाणे श्रोत्रादी पंच ज्ञानेंद्रिय व सूक्ष्म विषय ही ढगाळ्यांचे शेवटस असलेली पूर्णपणे न उमलेली व एकसारखी एक नखे एक असलेली पाने व्यक्त होतात ते शब्दांकुर वरी पडी श्रोत्रा वाढी देवडी होता करीत कांडी आकांक्षेची तेव्हा शब्दांकुरापर्यंत श्रोत्राची मोठी वाढ होत असता श्रोत्रेंद्रिय हे विषयाविषयीचे आशेचे कांडी तयार करते दिवस पाचशे ज्ञानेश्वरी अध्याय पंधरा पुरुषोत्तम युग ओवी एकशे एक पासून अंग त्वचे वेल पल्लव स्पर्शांकुरी घेती धाव तेथ बांबळ तेथे अभिनव विकारांचे शरीरातील त्वचे पाणी स्पर्शांकुरांपर्यंत धाव घेतात त्यावेळी नव्या नव्या पुष्कळ वृद्धी होते पाठी रूप पत्र पालो वेली चक्षु लांबते कांडे घाली ते व्यामोहता भली पहाळी जाय नंतर रूपाविषयीची पाने वाढली असता ते लांब लचक कांडी घालते त्यावेळी भ्रमाचा चांगला विस्तार होतो आणि रसाचे अंग वसे वाढता वेगे बहुवसे जिव्हे आरतीची असोसे निगती बेचे आणि रसविषयी रूपी ढगळे फार वेगाने वाढले असत जिव्हेला इच्छेची अतिशय पानात पाने फुटतात तैसेची कोंभले निगंधे घाणाची प्रलोभाचा त्याचप्रमाणे गंधविषयरूप अंकुराची वाढ होण्यास लागली म्हणजे घाणेंद्रियांचा शेंडा बळ बांधण्यास लागतो तेव्हा घाणेंद्रिय आनंदाने अतिशय लोभाचा तळ घेते म्हणजे घाणेंद्रियांना गंधाचा अतिशय लोभ सुटतो एवम महदम बुद्धी मने महाभूत समृद्धी या संसाराची या अवधी सासनी या प्रमाणे महत्त्वापासून उत्पन्न झालेला अहंकार बुद्धी मन आणि पंचभूतांचा समुदाय ही सर्व संसाराची मर्यादा तयार होते किंबहुना इही आठे आंगी हा फाटे परीशिंपीची एवढे उमटे रुपे जेवी फार काय सांगावे या आठ अंगाने हा संसार वृक्ष अधिक वाढतो परंतु हा संसार किती वाढला तरी त्याचे अधिष्ठान जे ब्रम्ह त्याच्या अधिक वाढत नाही जसे शिंपीवर भासणारे रूप हे आपले अधिष्ठान जे शिंप तेवढेच भासते का समुद्राचे पैसा रे वरी तरंगता असारे तैसे ब्रम्ह ची वृक्षाकारे अज्ञान अथवा समुद्राच्या विस्तारा इतका त्यावर लाटपणा पसरतो त्याप्रमाणे ब्रह्मच अज्ञानमूळ असलेल्या संसार वृक्षाच्या आकाराने तयार होते हाता याचा हाची विस्तारू हाची ची पैसारू जैसा आपण परिवारू, ये जसा एखादा पुरुष स्वप्नात आपण एकटाच आपला सर्व परिवार होतो त्याप्रमाणे एका ब्रह्म, त्याचा सर्व विस्तार हाच संसार वृक्ष आहे व त्याचा सर्व अवकाश हाच आहे परी ते असो हे ऐसे का बरे उससे यया महदादी आरवसे अधो शाखा परंतु हे वरील वर्णन करणे राहू दे अशा या तऱ्हेने हा भ्रमात्मक संसार वृक्ष वाढत असून महत्त्वादिकांच्या अंकुरापासून यास खाली फांदे उत्पन्न होतात आणि अश्वत्थ से म्हणती जे जाणते तेही परिसहो येथे सांगी जाईल या वृक्षाला अश्वत्थ म्हणण्याचे कारण आणि ज्ञाते अश्वत्थ असे म्हणतात त्याचे कारण काय तेही येथे सांगण्यात येईल ऐक तर शिव म्हणजे उखा तोवरी एक सारिखा नाही निर्वाहो या, या रुखा प्रपंच रूपा तर शिव म्हणजे उद्या तो पर्यंत या प्रपंच रूप वृक्षाला एकसारखे टिकणे नाही म्हणून याला अश्वत्थ असे म्हणतात जैसा न लोटताक्षणू मेघू हो नाना वरणू का बिजू नसे संपूर्ण निमेष भरी ज्याप्रमाणे एक क्षण लोटल नाही तोच मेघ नाना रंगांचा होतो अथवा वीज ही एक पूर्ण निमिषर देखील टिकत नाही ना हि का, का चित्त जैसे व्याकुळा माणूस अथवा हलणाऱ्या कमळाच्या पाकळीवरील पाण्याच्या थेंबा जशी स्थिरता नाही अथवा व्याकुळ माणसाच्या चित्ताला जशी स्थिरता नसते तैसीची ययाची स्थिती नाय क्षण क्षणा प्रति म्हणून म्हणती अश्वत्थू हा त्याप्रमाणेच या संसार वृक्षाची स्थिती आहे म्हणजे हा प्रतिक क्षणाला नाश पावतो म्हणून याला ज्ञाते लोक अश्वत्थ असे म्हणतात आणि अश्वत्थू येणे नवे पिंपळू म्हणती स्वभावे परितो अभिप्राय नव्हे श्रीहरीचा आणि अश्वत्थ या नावाने स्वभावत पिंपळ असे म्हणतात परंतु भगवंताचा तो अभिप्राय नाही ए वरी पिंपळ म्हणता मी या गती देखील अर्थाने संसाराला भगवंतानी अश्वत्थ उपमा दिली असती तरी सुद्धा मला ती चांगली पटली असती परंतु ते राहू द्या आपल्याला लौकिक अर्थाशी काय करायचे आहे भगवंताच्या हेतूशी आपल्याला काम आहे म्हणून हा प्रस्तू अलौकिकू परी येसा ग्रंथू तरी क्षणिकत्वेची अश्वत्थू बोली जे ह म्हणून आता या संसार वृक्ष संबंधी अलौकिक व्याख्या नाही का तर या वृक्षाला क्षणभंगुरतेच्याच दृष्टीने शास्त्रात अश्वत्थ असे म्हटलेले आहे आणि कही ये, ये या अव्ययत्वाचा डगरू आधी परी ऐसा आहे आणखी एक याच्या अविनाशपणाबद्दल मोठी प्रसिद्धी आहे परंतु तो अविनाशपणा आतून असा आहे जैसा मेघाचे चे नि तोंडे सिंधू एक का आंगे काढे आणि संसार वृक्ष विनाशी असून याला अविनाशी का म्हणतात तर ज्याप्रमाणे मेघांच्या मुखाने समुद्र एका बाजूने उपसला जातो व दुसऱ्या बाजूने नद्या त्याला भरीतच असतात तैसे वोहटे नाचडे ऐसा परिपूर्ण ची आवडे परिते फुली जवळ मुघडे मेघा नदीची त्या योगे तो समुद्र कमी अथवा जास्त होत नाही असा परिपूर्णच आहे असा वाटतो परंतु त्याचे परिपूर्णत्व मेघाचा आणि नदीचा त्याच्याशी जोपर्यंत संयोग बिघडल नाही तो असते ऐसे या रुखाचे होणे जाणे न तर के होते निलेपणे म्हणून ययात लोकू म्हणे अव्ययुहा त्याप्रमाणे या संसार वृक्षाचे होणे जाणे वेगाने होत असल्यामुळे त्या होण्या जाण्याचा तर्क करता येत नाही म्हणून लोक याला अविनाशी असे म्हणतात हे रवी दानशिरू पुरुषू वेचकपणेची संचकू तैसा व्ययेची हारुखू अव्ययोगमे। एरवी जसा दान करणारा पुरुष दान धर्मात खर्च करतो असे जरी दिसले तरी तो खर्च करीत नसून त्या खर्चाच्या रूपानेच द्रव्य संच करतो तसा हा संसार वृक्ष नाश पावत असताही अविनाशी असा भास बहुवसे नवसे का भूमी रुतले असे रथाचे चक्र दिसे जिया अथवा रथाचे चाक अतिवेगाने फिरत असताना ते फिरत नाही तर जमिनीत रोवलेले आहे असे ज्याप्रमाणे दिसते तिक्रमे जे वाळे ते भूत शाखा जेथ गळे तेथ कोडी वरी उमाळे उठते आणि कालाच्या अतिशय गतीने या संसार वृक्षाची जी प्राणीरूपी फांदी वाढते व वा त्या योगाने गळून पडते त्या ठिकाणी आणखी कोट्यावधी अंकुर या संसार फुटतात परी एकी केवा गेली शाखा कोडी केली हे नैनवे जेवी उमलरी ज्याप्रमाणे आषाढ महिन्यातील उत्पन्न झालेल्या ढगात एक ढग नाहीसा झाला केव्हा व त्या ठिकाणी त्याप्रमाणे या संसार एक फांदी केव्हा नाश पावली व त्या ठिकाणी कोट्याविधी शरीररूप शाखा केव्हा उत्पन्न झाल्या हे कळत नाही महाकल्पाच्या शेवटी उदयली या उमळती सृष्टी तैसेची आणखी चे दांग उठी सासिले उत्पन्न झालेली चतुर्दश भुवने कल्प संपण्याच्या वेळी उन्मळून पडतात व पुन्हा कल्प सुरू झाला म्हणजे भरस आलेले तितकेच जगताचे अनेक समुदाय तयार होतात संहार वातेस प्रचंडे पडती प्रळयातीची सालडे त कल्पादिची झुंबाडे पालने जती संहारकारक प्रचंड वार्याने महाप्रलय अखेरीची जीर्ण झालेली संसार वृक्षाची साल वगैरे गळून जाते न जाते तोच कल्पाच्या आरंभास सृष्टीचे समुदायचे समुदाय, समुदाय उत्पन्न होतात रिगे मनवंतर मनु पुढे वंशावरी वंशाचे मांडे जैसी इक्षु कांडे न कांडे जिंके जेवी कांड्यामागून कांडे उत्पन्न होऊन जसा ऊस वाढत जात त्याप्रमाणे एका मनूच्या काळापासून दुसऱ्या मनुचा काळ येऊन एका वंशा मागून दुसरा वंश असा वंशवृद्धीचा विस्तार होतो कलियुगांती कोरडी चहू युगांची साले सांडी तृतयुगाची पेली देवडी पडे पुढती कलियुगाच्या अखेरीस चार युगांची जीर्ण झालेली सालपटे वगैरे पडतात न पडतात इतक्यात कृतयुगाची पहिली अशी मोठी साल उत्पन्न व्हायला लागते वर्तते वर्षे जाये, ते पुढील मूळ हारी होये जैसा दिवस जात कि येत हे सो जवेना चालू जे वर्ष जाते ते पुढच्या वर्षास्याप्रमाणे जा दिवस जातो कि येतो हे कळत नाही जैसा वारी या च्या सांदा ठाऊआ नव्हे देखा तैसी या उठती पडती शाखा नेणो किती ज्याप्रमाणे वाऱ्याच्या झुळका मागून झुळका वाहत असल्यामुळे त्यांचा जोड कोठे आहे ते कळत नाही त्याप्रमाणे या संसार वृक्षाच्या उत्पन्न होणाऱ्या व नाश पावणाऱ्या पांद्यांचा आधी व अंत न समजल्याने त्या किती आहेत ते कळत नाही एकी देहाची डिरी तुटे त देहांकुरी बहुवी फुटे ऐसेनी भगत रुहा वाटे अव्ययो ऐसा या संसार वृक्षाचा शरीर रुपी एक शेंडा गळून पडतो तो अनेक देहारुपी अंकुर त्याला फुटतात म्हणजे त्या संसार फुटतात अशा तऱ्हेने हा संसार वृक्ष अव्यय अविनाशी आहे असा वाटतो जैसे वाहते पाणी जायवे गे तैसे चिआणी कमिळे मागे येथ असति जगे मानिजे संत जसे वाहणारे पाणी जोरात जात असते व त्याला मागून तसेच वाहणारे पाणी मिळत असते त्यामुळे पाहणाराला एकसारखे ते पाणीच आहे असे वाटते त्याप्रमाणे हा संसार वृक्ष अस्थिर असतानाच याला लोक स्थिर असं म्हणतात कालागवनी डोळा उघडे तोडी वरी घडे मोड नेणतया तरंगू आवडे नित्यु अथवा डोळा मिटून उघडावा इतक्या अवकाशात लाट कोट वेळा घडते व मोडते परंतु त्या लाटेचे कोटी वेळा होणे जाने ज्याला कळत नाही त्याला लाट नित्य एक एकसारखी टिकणारी आहे अशीच वाटते वायसा एक बुबुळे दोही कडे डोळा चाळीता अपाडे दोन्ही आधी ऐसा पडे भ्रमू जेवी जगा एकच बुबुळ आपल्या दोन्ही डोळ्यात असाधारणपणे कावळा फिरवीत बसल्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यात बुबुळे आहेत असा लोकांना भ्रमू पडतो पै भिंगोरी निधी पडली ते गमय भूमिसी जैसी जडली ऐसा वेगा अतिशय भुली हे तू होय भिंगरी जेव्हा अतिशय वेगाने फिरत असते तेव्हा ती जमिनीला उभी चिकटली आहे असे वाटते याप्रमाणे अतिशय वेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारण होतो हे बहु असो झडते अंधारे भोवंडिता कोलती ते दिसे जैसी आयती चक्राकार हे राहुदे अंधारामध्ये कोलती फार लवकर फिरवली असता ते ज्याप्रमाणे अखंड चक्राच्या आकाराची दिसते हा संसार वृक्ष मोडतू मांडतू सहसा न देखोनी लोकोपिसा अव्ययोमानी त्याप्रमाणे हा संसार वृक्ष मोठ्या झपाट्याने नाश पावत आहे वर असला जात आहे हे जगाला न कळल्यामुळे भ्रमिष्ठ लोक याला अविनाशी असे मानतात परिययाचा वेगू देखे, जो हा क्षणिक ऐसा बोलखे, जाणे कोडी वेळा निमिखे होत जात परंतु जो याचा वेग पाहतो व हा क्षणभंगुर आहे असे समजतो आणि एका निमिषात कोट्यावधी वेळा हा उत्पन्न होतो व नाहीसा होतो असे ज्याला ज्ञान असते नाही अज्ञाना वाचून मुळ ययाचे असिले पण टवाळ ऐसे झाड सिनसाळ देखिले जेणे या संसार वृक्षास अज्ञानाशिवाय दुसरे मूळ नसून याचे अस्तित्व ही मिथ्य आहे असा हा वृक्ष जीर्ण सालीचा नाशिवंत व भास मात्र आहे असे जाणले तया ते गा मी सर्वज्ञ ही म्हणे पैवाग ब्रम्ह सिद्धांता तोची अर्जुना त्याला म्हणजे संसार क्षणिकत्व जाणणाऱ्याला मी जो सर्वज्ञ तोही ज्ञानी असे म्हणतो आणि वेदांच्या सिद्धांताला तोच पूज्य आहे योग जाताचे जोडले तर या एकाशी उपेगा गेले किंबहुना जियाले ज्ञान हि त्याचे सर्व प्रकारच्या योगाचे अभ्यासाचे मिळालेले फळ त्या एकट्याच्याच उपयोगाला गेले फार काय सांगावे ज्ञान देखील त्या पुरुषाच्या योगाने जगले हे असो बहु बोलणे व जैल तो कवणे तो भव रुखू जाणे हे फार बोलणे राहू दे जो पुरुष हा संसार वृक्ष केवळ मिथ्याभास आहे असे जाणतो त्याचे कोणाला वर्णन करता येईल